पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण सोळावे आम्हाला लाभारोभासाठी कोणत्याही संस्थेत विरून जावयाचे नाही दिनांक 30 मे एकोणीशे सदोतीस मुंबई येथे भरलेल्या अभिनंदनाच्या सभेतील भाषण याठिकाणी माझ्याबरोबर स्वतंत्र मजूर पक्षातर्फे निवडलेल्या सर्व सभासदांचे अभिनंदन करण्यात आले असता याप्रसंगी भाषण करण्याची जबाबदारी माझ्या एकट्यावरच का टाकण्यात यावी हे मला कळत नाही तरी पण आपल्या इच्छेचा मान देऊन मी दोन शब्द बोलणार आहे मी आपल्या सार्वजनिक कामाची सुरुवात केल्यापासून तो गेल्या वर्षापर्यंत अस्पृश्य वर्गाच्या चळवळीतच मी कार्य केले परंतु बदललेल्या परिस्थितीला अनुसरून मी आपल्या कामाची दिशा बदलली आणि यापुढे धर्म आणि जात याचा विचार न करता सर्व शेतकरी कामकरी वर्गाच्या हिताच्या दृष्टीन कार्य करण्याकरता सुरुवात केली मी स्थापन कल स्वतंत्र मजूर पक्ष हाच माझ्या बदललख् कार्यक्रमाचा द्योतक आह गेल्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षांना स्पृहणीय यश मिळविल ही गोष्ट खरी असली तरी आपल्यातील दोन कळकळीचे कर कार्यकर्ते डॉक्टर सोळंकी व सुबद्दार सवादकर हिवडणुकीत अयशस्वी झाल याबद्दल माझ्याप्रमाणेच आपल्या सर्वांना वाईट वाटत अस्वि यात शंका नाही निवडणुकीत अपयश आल असून देखील आजच्या या अभिनंदनाच्या सभत त्यांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहनिभागि आहा यावरून त्यांच्या मनाचा मोठपणा व्यक्त होत आह डॉक्टर सोळंकी यांना असंब्लीच्या निवडणुकीत अपयश आल असलक्षिस्टिव्ह कौन्सिलमध सरकार नियुक्त सभासद म्हणून बसण्याची संधी त्यांना लाभ अशी मला आशा आह जिस्टिव्ह असंब्लीच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करायला कोणता पक्ष पात्र असस्तर तो स्वतंत्र मजूर पक्षच होय कारण स्वतंत्र मजूर पक्षाला ज्या इतर पक्षाबरोबर टक्कर द्यावी लागली तसर्व पक्ष आमच्यापेक्षा अनेक पटीन प्रबल होत ते सदन आणि संगणित असून त्यांना सर्व प्रकारची प्रसिद्धी अनुकुल होती मुंबई इलाक्यात ब्राह्मणेतर मुसलमान ख्रिश्चन वगैरे अनेक पक्षातील उमेदवार निवडणूक लढवित होते त्यापैकी मुसलमानांनी चौथ्या सुब्याचे काटेरी कुंभन आपल्याभोवती घातल होते आमचा व काँग्रेसचा आखाडा एकच होता आमच्याबरोबर ब्राह्मणेतर पक्षही त्याच आखाड्यात उतरला होता परंतु स्वतःला लढवय्य मनविणाऱ्या ब्राह्मणेतर पक्षाची काँग्रेसने कशी दुदान उडवून दिली हे सर्वांना पाहिलेच आहे त्याचप्रमाणे इतर पक्षांच्या पदरीही अपयश आले परंतु काँग्रेसबरोबर झालेल्या संग्रामात जर कोणता पक्ष विजय झाला असेल तर तो एकटा स्वतंत्र मजूर पक्ष होय आमच्या पक्षाजवळ पैसा नव्हता संघटना नव्हती केवळ स्वतःच्या चिकाटीने प्रचार करायच्या बळावरच आमची चौदा माणसे निवडून येऊ शकली आणि काँग्रेससारख्या बलवान पक्षाशी दोन हात करून विजय मिळवून अधिकाराने अभिनंदन समारंभ साजरा करण्याचा सा हक्क आमच्या पक्षाला प्राप्त झाला आहे निवडणुकीत इतर पक्षांची जी दैना झाली आहे तिच्याशी तुलना करता स्वतंत्र मजूर पक्षाने मिळलेला विजय अपूर्व आहे ही गोष्ट आमच्या शत्रूणाई कबूल करावी लागेल आपल्या इलाक्याप्रमाणे इतर प्रांताच्या असेंब्लीतही अस्पृश्य वर्गाला जागा राखून ठेवलेल्या आहेत परंतु मुंबई व्यतिरिक्त इतर प्रांतात काँग्रेसने अस्पृश्यवर्गीय उमेदवाराच्या निवडणुकीत अक्षभ्य ढवाढवळ दवा केली मुंबई प्रांतात मात्र आम्ही आमचा लढा वीरवृत्तीने लढविला कुस्ती करता एकदा दंड टोकून उभे राहिल्यावर ज्याला जो डाव साधेल तो करून विजय मिळवावा यात काहीच वावगे नाही तथापि महाभारतात सांगितले आहे की धर्मयुद्ध करून नितीन मिळवलेल्या विजयाची थोरवी आणि आनंद श्रेष्ठ प्रतीचा असतो दुर्दैवाने गेल्या निवडणुकीच्या युद्धात काँग्रस्त धर्मनीती ठलिती नव्हती ठळक उदाहरणे द्यावायची झाल्यास अनेक आहेत मी फक्त एकाच उदाहरणाचा उल्लेख करणार आह अलाहाबाद येथे काँग्रेसच्या अधिपतीच्या प्रांतात त्यांचा सर्वाधिकारी म्हणविणाऱ्या व्यक्तीकडून गेल्या निवडणुकीत घडलेले आचरण अगदी हिणवृत्तीचे नव्हते असे कोण म्हणे अलाहाबाद शहरात अस्पृश्य समाजाकरता एक जागा राखून ठेवण्यात आली आहा या जागेकरता दोन उमद्वार उभे होते अस्पृश्य समाजासाठी ज्याने कित्यक्क वर्ष तन मन धनाने कार्य कल असा एक लायक अनुभवी आणि जुना पुढारी उभा होता त्यांच्याविरुद्ध काँग्रस्तचे पंचप्राण म्हणविणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला हरिनावाचा एक सांगकाम्या नोकर उभा क्ला अस्पृश्य पुढाऱ्याच्या आजपर्यंतच्या समाज सव्विच्या तुलनेत पाहता हा हरी पानख्याची पात्रता किती असेल हे न सांगताही समजण्यासारखे आह काँग्रस्त पुढाऱ्यांना अस्पृश्यांच्या पुढाऱ्यापेक्षा हरीची कर्तबगारी श्रेष्ठ प्रतीची वाटली परंतु आपल्याला असल्या गोष्टीची पर्वा बाळगण्याची जरूर नाही युद्धाला एकदा उभ्र राहिल्यावर रडत राऊताची वृत्ती स्वीकारण्यात काहीच अर्थ नाही सुरत येथे डॉक्टर सोळंकीच्या उमेदवाराच्या वेळी तीच गोष्ट कली काँग्रस्त डॉक्टर सोळंकी विरुद्ध एका चपराशाला उभे केले होते या सर्व गोष्टीचा विचार करता गेल्या निवडणुकीत आपला जो विजय झाला तो सामान्य प्रतीचा खास नव्हे मगर मगरमिठीतून आणलेला हा दिव्यमणी आहे अर्थातच आपण आज जो विजय मिळविला तो अखेरचा विजय नव्हे केवळ निवडणुकीत विजय मिळविल्याने आपल्या चळवळीचे कार्य संपले असे समजू नका नवीन कायदेमंडळाची मुदत पाच वर्षांची असली तरी या मुदतीच्या आज देखील हे कायदेमंडळ मोडून टाकण्याचा अधिकार गव्हर्नरला आह असा प्रसंग केव्हा येईल ये हे आज जरी सांगता आले नाही तरी फेर फरनिवडणुकीसाठी आपण आपल्या पक्षाची सर्व प्रकारची जय्यत तयारी ठेवली पाहिजे आणि सूचना मिळताच अवघ्या पाच मिनिटांत आपण निवडणुकीच्या संग्रामाला सिद्ध झाल पाहिजे स्वतंत्र मंजूर पक्षाने आज बहुजन समाजात जो आत्मविश्वास आणि जागृती निर्माण केली आहे ती अखंड चालू ठेवण्याची योग्य खबरदारी आपण सर्वांनी घे अत्यंत जरूर आहा पक्ष संघटनेच्या ठीक ठिकठिकाणी पक्षाच्या शाखा स्थापन केल्या पाहिजे काँग्रेस पक्षाबरोबर पुनश्च दोन हात करण्याचा प्रसंग आल्यास आपल्या पक्षाचा जोम पूर्वीपेक्षाही अधिकच वाढलेला आहे ही, ही गोष्ट आपण जगाच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे जाता जाता चालू परिस्थितीविषयी दोन शब्द बोलणे जरूर आह तुम्हाला ठाऊकच आहे की आज राजकीय क्षेत्रात जिकड़तिकडे थंड वातावरण निर्माण झालेले आह सारा राजकीय बंद झाला आहे आणि सर्व बाजूला उद्वेगजनक परिस्थितीचा दृष्टोत्पत्तीस येत आहे मात्र या परिस्थितीची जबाबदारी आपल्यावर बिलकुल नाही राजकारणात अल्पसंख्य पक्षाला पुढाकार घेऊन काही करता येत नाही लोकहितासाठी काहीतरी भरीवस्वरूपाचे कार्य करण्याची कायदेमंडळातील जबाबदारी आमच्याकडून पार, पार पाडली नाही तर त्याचा दोष ज्यांनी हा विपरीत प्रसंग निर्माण केला त्यांच्याच डोक्यावर बसेल आज राजकारणाचा डाव बंद पडला असला तरी ज्या दिवशी हा डाव नव्यान सुरु होईल त्यावेळी जरूर असणारी तयारी आमच्याजवळ मजबूत आह आम्हाला जे कायदे घडवून आणायचे आह त्याची बार आमच्याजवळ भरून तयार आह टार्ग लावण्याची खोटी आम्ही एकदम आमच पिस्तूल झाडणार आहोत आज जरी सर्वत्र निराशेचि वातावरण पसरल असल तरी लवकरच आशायुक्त परिस्थिती निर्माण राहणार नाही तुम्हाला निराश होण्याचे बिलकुल कारण नाही प्रांतिक कायदेमंडळात जी माणसे तुमच्यातर्फे निवडून गेली आहेत ती तुमच्या हितासाठी सदैव जागृत राहतील असे मी तुम्हाला आश्वासन देतो काँग्रेसशिवाय इतर पक्षातर्फे निवडून आलेल्या उमेदवारांना आपला पक्ष मोडून काँग्रेसमध्ये जावे असे वाटत आहे परंतु आम्ही अशा दुबळ्या वृत्तीने काँग्रेसला कधीच मिळणार नाही आम्हाला श्रमजीवी बहुजन समाजाच्या सर्वांगीण हितासाठी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष जिवंत ठेवावायचा आह आमची चौदा जणांची संख्या अल्प असली तरी आम्हाला लाभलोभासाठी कोणत्याही संस्थेत विरून जावायची नाही काँग्रस्त ही संस्था सर्व प्रकारच्या लोकांची खिचडी आह भांडवलदार मजूर जमीनदार शेतकरी खोतसावकार वकुळे शत्रुमित्र अशा परस्पर विरोधी वर्गाचा सब गोलाकार म्हणजेच काँग्रेस होय अशा परस्पर विरोधी वर्गाचा सब गोलाकार म्हणजेच काँग्रेस होय अशा सब गोलकारी काँग्रस्तकडून गोरगरीबाच कधीही कल्याण होणार नाही आपला स्वतंत्र मजूर पक्ष कामकरी व शेतकरी वर्गावर श्रीमंतांकडून जो जुलूम व अन्याय होत आहे तो नाहीसा करण्यासाठी स्थापन झालिला आह काँग्रस्त आजच्या परिस्थितीवरुन पाहता तिच्यामध पुढेमाग तुफळी झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि त्यावेळी काँग्रेसमधील आपल्या विचाराची माणसे आपल्या पक्षाला येऊन मिळतील याबद्दल मला शंका वाटत नाही तात्पुरत्या लाभाकरता आम्ही काँग्रेसला मिळून अप्रामाणिकपणा करू शकत नाही आम्हाला राष्ट्रकार्य करावायचे आहे सार्वजनिक प्रश्नाच्या हितासंबंधी एकमत होईल त्यावेळी तात्पुरते भेदभाव विसरून आम्ही काँग्रेसबरोबर सहकार्य करू परंतु सर्व प्रकारचे भेदभाव कायमचे विसरून काँग्रेसबरोबर एकजीव होणे आम्हाला कधी शक्य होणार नाही सध्याच्या तात्पुरत्या मंत्रिमंडळात मी दिवाणगिरी का स्वीकारली नाही असा प्रश्न पुष्कळ लोक मला विचारतात त्याचे उत्तर एवढेच की ज्या मंत्रिमंडळाला बहुमताचा पाठिंबा नाही ते मंत्रिमंडळ फार दिवस टिकणे शक्य नाही आणि असल्या औड घटकेच्या राज्यकारभारात भाग घेण्याने कोणत्याही तऱ्हेचा फायदा होऊ शकत नाही मंत्रिमंडळ बनविण्याचे नाकारून काँग्रेसने राजकारण्याच्या गाड्याला खीळ घालण्याचा जो सध्या प्रयत्न चालविला आहे त्यापासून काँग्रेसचा काही एक फायदा होणार नाही काँग्रेसने गव्हर्नरकडून मागितलेले आश्वासन अगदीच अनावश्यक आह काँग्रस्त पक्षाच्या पुढाऱ्यांनी अधिकारपद स्वीकारून राज्यकर्भ चालविण हाच मार्ग काँग्रस्त दृष्टीन देखील श्रियश्कर आह राज्यघटना मोडण्याच धोरण स्वतंत्र मजूर पक्षाला मान्य नाही घटना रद्द झाल्यास पिळल्या शेतकरी कामकरी वर्गाची दुःख आणि गाराणी थोड्या बहुत प्रमाणात नाहीशी करण्याचा मार्ग देखील बंद होईल काँग्रस्तचा साम्राज्यशाही विरोधी लढा संपर्यंत आम्ही आपली दुःख उराशी बाळगून कष्ट शोषित बसण्याला मुळीच तयार नाही कायदे मंडळापुढे मांडावयाच्या कायद्याचे मसुदे आपल्या किशात तयार आहेत आम्ही फक्त खेळ सुरू होण्याची वाट पाहत आहोत